पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील परिशिष्ट एक आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची अर्पण पत्रिका माझी प्रिय कन्या कैलासवासी सौ सकुतई विद्वांस इला अत्यंत प्रेमाने हे पुस्तक अर्पण करीत आहे मुलीचे मन जात्याच कोमळ तशात आम्ही मुंबईहून पुण्यात आल्यावर तर सदोदित मला चिपटून असे व मला काय पाहिजे असेल कशाने मला हलके वाटेल या योजनेत असे पोरवय तरी माझ्या अंतकडाला वाव मिळावा म्हणून मला सुखकर अशा आठवणी काढून माझे समाधान व्हावे असा ती प्रयत्न करी याप्रमाणे या, या पुस्तकात दिलेल्या काही गोष्टी ऐकून ती एके दिवशी मला म्हणाली की या तू लिहून काढल्यास तर पुष्कळांना वाचावेला नाही का मिळावायच्या नाही तर आमच्याकरता तरी त्या लिहून काढ यावरून हे पुस्तक लिहिण्याचे मी हाती घेतले पण ते प्रसिद्ध झालेले पाण्यास माझी प्रिय कन्या दुर्दैवाने राहिली नाही तरी याची हस्तलिखित प्रत बहुतेक तिच्या वाचण्यात आली व ती तिने मार्मिकतेने केलेल्या सूचनांचाही उपयोग करण्यात आला याप्रमाणे तिच्या प्रेमामुळेच हे पुस्तक लिहिण्याचे झाले म्हणून तिला मी हे अर्पण करीत आहे पुणे तारीख दोन फेब्रवारी एकोणीशे रमाबाई रानडे